प्रकरण सहावे साहवे प्रकरणाचा विषय आहे आत्मा आकाशाप्रमाणे असून त्याचे ग्रहण किंवा त्याग संभवत नाही प्रकरण सहावे सूत्र पहिले आकाशवदनंतोहम घटवत प्राकृतम जगत इतिम तथ्यागो न ग्रहोलय जनक म्हणतात मी आकाशाप्रमाणे अंतहीन आहे हे जग मातीच्या घड्याप्रमाणे आहे याप्रमाणे ज्ञान झाल्यावर त्याचे ग्रहण करणे किंवा त्याग दोन्ही नाही या प्रकरणाच्या आधी आपण पाहिले की महाज्ञानी गुरु अष्टावक्र महाराज हे पाहून संतुष्ट होतात की राजा जनकांनी खरोखरच आत्मज्ञान प्राप्त केलेले आहे तदनंतरच ते मुक्ती मिळवण्याचे सूत्र राजा जनकांना समजावून सांगतात त्याचवेळी ते अप्रत्यक्षपणे राजा जनकांना मोक्षप्राप्तीची इच्छा आहे का याचीही परीक्षा घेत असतात कारण जर इच्छा अजूनही शिल्लक असेल तर अद्याप मोक्ष प्राप्त झालेलं नाही ज्या अवस्थेत काहीही प्राप्त करण्याची इच्छा नाही काहीही त्याग करण्याची इच्छा नाही राग नाही किंवा विरागही नाही आसक्ती नाही किंवा विरक्तीही नाही एवढेच काय पण विश्वही नाही आणि मुक्तीही नाही अशा चित्ताच्या शून्य अवस्थेलाच मोक्ष किंवा मुक्ती म्हणतात अशा अवस्थेला पोचलेली व्यक्ती म्हणजे केवळ शुद्ध चैतन्य समाधी अवस्थेत जेव्हा मनुष्य शून्यावस्थेत पोचतो तेव्हाच त्याला ब्रह्म व आत्मा यांच्या ऐक्याचा बोध होतो या अवस्थेतील साधक केवळ व्यक्ती न राहता तो स्वतःच समष्टीशी एकरूप होतो पूर्ण सत्ताशाली व अंतिमत एकच अस्तित्व असणाऱ्या ब्रह्माला साधक जाणतो व ते जाणल्याने तो स्वतःच ब्रह्म होतो या सत्याची जाणीव झाल्याने तो स्वतःच सत्य होतो या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी त्याआधी अनेक क्रिया व कर्म करावे लागते परंतु ही अवस्था येताच त्या सर्व क्रियांचा त्याग करावा लागतो अन्यथा त्या, अन्य त्या क्रियाच त्याचे बंधन होतात नदी पार करण्यासाठी नावेचा उपयोग केला तर किनारा आल्यावर ती नाव सोडून द्यावी लागते किनारा आल्यावरही नावेला न ना सोडणे हा मूर्खपणाच होईल या अवस्थेला पोचल्यावर शास्त्र कर्मविधी कर्मकांड ध्यान धारणा समाधी वगैरे सर्व बाबींचा त्याग करावा लागतो कारण त्यांची उपयोगिता तेव्हा संपुष्टात आलेली असते ज्ञानप्राप्तीसाठी त्यांचा उपयोग होता आता ते सर्व निरर्थक होऊन जातील पूजा मंदिर उपासना सर्व काही व्यर्थ होतं जीवनात त्याचा उपयोग आहे मोक्षमार्गात त्याची काहीही जरुरी नाही जागृत अवस्था यावी यासाठी सुख दुःख वगैरे द्वंद्वांचा त्याग करून शांतीचा अनुभव घेऊन जागृत व्हायचं असतं अष्टावक्र महाराज जनकाला मुक्तावस्थेची माहिती देण्यासाठी जो उपदेश करतात त्याचा प्रतिसाद म्हणून राजा जनक त्यास उत्तर देतो की मी शरीर नसून आत्मा आहे ज्याप्रमाणे आकाश हे अंतहीन आहे असीम आहे त्याची कोणतीच मर्यादा नाही त्याचप्रमाणे आत्मरूप झालेल्या पुरुषाची स्थिती असून तो सुद्धा असीम होऊन जातो हे विश्व आत्म्याचेच रूप आहे व ते मातीच्या घड्याप्रमाणे आहे जेव्हा ही सारी सृष्टी एकच आत्मत आहे तेव्हा कशाचा त्याग आणि स्वीकार करणार विलय कशाचा आणि कुणाचा करणार असा प्रश्न निर्माण होतो त्याग स्वीकार लय यासारख्या गोष्टी तेव्हाच शक्य असतात जेव्हा एकाचा त्याग किंवा लय दुसऱ्यामध्ये होतो अन्यथा या क्रिया होणे संभवतच नाही मी हे सत्य जाणले आहे की आत्मा एकच आहे व तोच शास्वत सत्य आहे सर्व खलविद ब्रम्ह नेह नानास्ती किंचन सत्यम ज्ञान अनंतं ब्रह्म तर मग कशाचा कशात विलय होणे शक्य आहे त्याग तरी कसा होणार किंवा स्वीकार तरी कसा होणार अध्याय सहा वा सूत्र दुसरे महो दी रिवाह स प्रपंचो वीचिसनिजानं तथेस न त्यागो न ग्रहो लय जनक म्हणतात मी समुद्राप्रमाणे असून विश्व त्यात निर्माण होणाऱ्या एखाद्या तरंगाप्रमाणे आहे हे ज्ञान मला झालं आहे त्यामुळे ना कशाचा त्याग आहे ना कशाचा विलय आहे किंवा ना कशाचा स्वीकार आहे जनक राजा दुसरे उदाहरण सांगतात की मी आत्मरूप झाल्याने एखाद्या समुद्राप्रमाणे असून हे विश्व माझ्यातच निर्माण होणाऱ्या तरंगाप्रमाणे आहे असे ज्ञान मी प्राप्त केलेले आहे सर्व काही एकच असल्याने कशातही भिन्नता असल्याचा भ्रम नष्ट झाला असून आता कशाचा त्या स्वीकार किंवा विलय संभवत नाही त्या आधीच्या सूत्रात आकाश व घड्याचे उदाहरण दिले होते त्यात किंचित भिन्नता असल्याचा भास होऊ शकतो आता समुद्र व त्यात उठणाऱ्या तरंगांचे व लाटांचे उदाहरण दिलेले आहे या उदाहरणाद्वारे अद्वैत स्थिती स्पष्ट केली आहे की आत्मा एकच असून त्याची निर्मिती होत नाही त्याचा जन्म होत नाही त्याचा नाशही होत नाही त्यामुळे त्याचा स्वीकार वा त्याग करता येत नाही त्यागो न ग्रहो लय जनक म्हणतात मी शिंपल्याप्रमाणे आहे व विश्वाची कल्पना शिंपल्यात भासणाऱ्या चांदीप्रमाणे आहे असे ज्ञान मला झालेले आहे त्यामुळे त्याचा त्याग किंवा स्वीकार करणे शक्य नाही वरच्या सूत्रात समुद्र व लाटांच्या उदाहरणात किंचित वेगळेपण असल्याचा भास होऊ शकतो म्हणून राजाजनक अधिक स्पष्टतेसाठी तिसऱ्या उदाहरणाचा उपयोग करतात कारण लाटांचा वेळ समुद्रात होणे शक्य असते परंतु मी आत्मा म्हणजे सत्य असून या विश्वाची कल्पना त्यावर केवळ कल्पनेनं भासमान होणाऱ्या चांदीच्या भ्रमाप्रमाणे आहे परंतु मी आत्मा शिंपल्याप्रमाणे सत्य असून या विश्वाची कल्पना त्यावर केवळ कल्पने भासमान होणाऱ्या चांदीच्या भ्रमाप्रमाणे आहे जे अस्तित्वातच नाही व केव भ्रम आहे त्याचा स्वीकार तरी कसा करणार आणि त्यात तरी कसा होणार हेच राजा जनकानी प्राप्त केलेले ज्ञान आहे अध्याय सहावा सूत्र चौथे अहम वा सर्व भूते इतिथ न त्यागो न जनक म्हणतात मी सर्व जीवांमध्ये असून हे सर्व जीव माझ्यामध्ये आहेत असे ज्ञान मला प्राप्त झाले असल्याने मी त्याचा त्याग करत नाही किंवा स्वीकारही करू शकत नाही किंवा विलयही नाही वरील तीन सूत्रात तीन उदाहरणे देऊनही मुद्दा पूर्णपणे स्पष्ट होऊ शकलेला नाही कारण प्रत्येक उदाहरणात थोडा थोडा अन्य भास होण्याची शक्यता आहे यास्तव राजा जनक या शेवटच्या चौथ्या उदाहरणाने हे स्पष्ट करतात की मी आत्मरूप असल्यामुळे सर्व साकार पदार्थात जीवात असून ते सर्व माझ्यात आहेत आत्मा आणि सृष्टीची अशी अभिन्न स्थिती आहे हे सर्व साकार जीव पदार्थ शारीरिक रूपात वेगवेगळे प्रतीत होत असले तरी ते सर्व माझेच रूप आहेत रूप आणि अरूप सूक्ष्म आणि स्थूल निराकार आणि साकार यांच्यात तत्वत काहीच फरक नाही वाफ हे पाणी असते व पाणी हे वाप असते केवळ वा आकार भेदामुळे मूळ तत्वात भिन्नता येत नाही आत्मा व सृष्टीचेही असेच आहे त्यामुळे त्यात त्याग स्वीकार किमा विलय शक्य नाही या अद्वैताचे स्पष्टीकरण अजून अनेक उदाहरणे देऊन करता येते उदाहरणार्थ सूत आणि वस्त्र माल आणि तिच्यातले मणी आकाश आणि त्याचा निळा रंग वगैरे या सर्व उदाहरणातून आत्मा व ब्रह्म यांचे एकत्वच स्पष्ट होते